पुस्तक नातं मैत्रीस, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील सकाळी उठल्याबरोबर श्रीधरने काव्याला उठताच एक सुंदर फुलांचा गुच्छ देत उट काव्या मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे म्हणत वेश केलं काव्याही तो फुलांचा गुच्छ बघून खूप आनंदून गेली श्रीधर म्हणाला फ्रेश होमित्रेसाठी गरमागरम कॉफी करतो दोघांनी कॉफी घेतली श्रीधर म्हणाला काव्या तुला वाढदिवसाचं आणखी काय गिफ्ट हवंय यावर काव्या म्हणाली मला फक्त तुझी सोबत हवी आहे बस बाकी का आहे नको श्रीजन म्हणाला असं कसं मी तर कायम तुझ्यासोबत असणारच आहे आयुष्यभर काव्या म्हणाली मग झालं तर घरीच काहीतरी करूया श्रीजनने केलेली जय्यत तयारी तिला न सांगता तो तिला म्हणाला बरं संध्याकाळी फक्त माझ्याबरोबर यायचं कुठे काव्या म्हणाली मी नेईन तिथे काव्या म्हणाली बरं पण आता मात्र मी मस्त खायला करते ना आज मी करणार आणि तू फक्त आस्वाद घ्यायचा श्रीधनने काव्याच्या आवडीचे कांदेपोई केले काव्या म्हणाली आज तर माझा दिवस खासच दिसतो श्रीधर म्हणाला नुसता खास नाही काव्या तुझा वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे जेवणात मी एक मस्त रेसिपी करणार आहे काव्या म्हणाली मलाही काही करू देशील की नाही तू तिखट डिश बनव आणि मग मित्रेसाठी स्वीट बनवतो श्रीधरने रेसिपी बघून झक्का शाही तुकडा सजवून टेबलवर ठेवलेला पाहून काव्या अवाकत झाली हे तू बनवलंस श्रीधर म्हणाला यात कठीण काहीच नाही कसं झालं ते सांग फक्त काव्याने एक तुकडा खाताच एकदम लाजवाब झालं श्रीधर आणि काव्याने काही फोटोही काढले श्रीधर म्हणाला तुझा वाढदिवस कायम लक्षात राहील असाच व्हायला हवा काव्या म्हणाली बरा मला सांग संध्याकाळी कुठे जाणार आहोत आता नाहीच सांगणार मी दोघांच्या मनसोक्त गप्पा झाल्या सहा वाजता दोघे तयार झाली काव्या आरशासमोर उभी होती तो श्रीधरने सोन्याचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घालायला लागला काव्या म्हणाली काय मस्त हे नेकलेस कधी आणलास श्रीधर म्हणाला आवडला हो तर श्रीधर किती करतोय तू माझ्यासाठी श्रीधर म्हणाला फार काही नाही चल आता निघायला हवं असं म्हणत दोघं घराबाहेर पडली एका अलिशान हॉटेलच्या बाहेर दूरवर कार उभी करावी लागली गर्दी बरीच होती श्रीधरने काव्याचा हात हातात धरत त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला बुक केलेल्या टेबलजवळ येताच काव्या तिथले डेकोरेशन पाहून थक्क झाली गुलाबी थीम घेऊन सर्व अरेंजमेंट व सजावट केली होती आजूबाजूला फुगे लावले होते टेबलवर ला एक सजवलेला केक बघून काव्या म्हणाली सीझर क्या बहातय काय खास केक का आहे हा सीझर काव्याला म्हणाला चल आता केक कापायचा हॉटेल मॅनेजर व तेथील कर्मचाऱ्यांनाही श्रीदरने बोलावले सर्वांनी हॅपी बर्थडे म्हणत गाणं म्हटलं काव्याने केक कापला सीझरने तिला केक भरवला भरपूर फोटो काढले काव्यानेही गुलाबी रंगाचाच ड्रेस घातल्याने ती अधिकच मोहक वाटत होती सीझरनेही केक खाल्ला व वेटरला वाटून द्यायला सांगितला श्रीधरने ऑर्डर दिलेल्याप्रमाणे एक एक खाद्यपदार्थ सर्व होताना पाहून काव्या म्हणाली श्रीधर कमाल असतो एवढं सर्व कधी ठरवलं माझ्यासाठी श्रीधर म्हणाला ते गुपित आहे पण कसा वाटलं तुला आजचा दिवस काव्या म्हणाली मला स्वप्नवत वाटतंय सर्व कल्पनेतलं सर्व समोर पाहून मी हरकून गेली आहे श्रीधर म्हणाला असं कुणी सांगितलं की आपण नाही असं करू शकत काव्या म्हणाली पण तुला सुचलं कसं आहे सारं असं म्हणत विविध खाद्यपदार्थांच्या दोघांनी यथेच आस्वाद घेतला पान खात काव्या म्हणाली तू दिलेले आजचं गिफ्ट हे खरंच खूप स्पेशल होतं सेदर सेदरही खूप खुश होत म्हणाला असा जगण्यातला आनंद घेण्यात तर मजा आहे बरा चल तू रोडच्या अलीकडे थांब मी कार घेऊन इकडे येतो असं म्हणत तो, तो रोड क्रॉस करायला लागला तोच एक भरधाव ट्रकने त्याला धडक देताच काव्याने एक जोरात किंकळी दिली सीजर ती धावतच सेदरपाशी गेली त्याचा रक्ताने वाखलेला चेहरा तिने पुसला लोकही जमा झाले होते काव्याला क्षणात झालेल्या या घटनेचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता कसं बसं सावरत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ती त्याला घेऊन बसली तो बेशुद्ध झाला होता काव्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता पण धीर एकवटून तिला या प्रसंगाला सामोरं जावं लागणार होतं हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्याला स्ट्रेचरवर टाकलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं काव्या अतिशय सुन्न अवस्थेत बसून होती पत्त्यांचा डाव जसा क्षणार्धात कोसळतो तसा आयुष्यात आलेला अपार आनंद एका क्षणात कुलमडून पडला होता दीड तास ती जीव मुठीत धरून देवाची प्रार्थना करत होती एक मनीषला कसाबसा मेसेज तिने केला होता पण शेवटी नियतीने तिच्याकडे पाठ फिरवली आणि डॉक्टरांनी तिला श्रीधर आता या जगात नसलाचे सांगताच ती बेशुद्ध झाली काही वेळातच मनीष तिथे आला सारंगीलाही त्याने बोलावून घेतले आता खरा धीर तिला फक्त मनीषच देऊ शकणार होता त्यालाही धैर्य एकवटावं लागलं त्याने अनुष्कालाही फोन करून बोलावून घेतलं काय काही वेळात शुद्धीवर आली घरी सर्वजण आले जवळील थोडेफार नातेवाईक मिळून अंत्यसंस्कार पार पडले आणि काव्याच्या आयुष्यात एक संपूर्ण काळोख पसरला काव्याला तर भक्क आदार होता तो मणीष सारंगी आणि अनुष्काचा काव्याचे अश्रुय गोठून गेले होते फक्त एका खिन्न नजरेनं ती पाहत होती सारंगी तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली काव्या काहीतरी बोल बोलण्या तुझं मन हलकं होईल मनीषही म्हणाला काव्या जे घडून गेल तो खरोखर एक खूप मोठा धक्का आहे आम्हालाच हे अगदी अविश्वसनीय आहे तुला तर तो सहन करण्याच्या पलीकडचा धक्का आहे पण काव्या आता धीर करून तुला सावरायलाच हवं आम्हा साऱ्यांसाठी काव्याने मनीषकडे नुसतेच बघितले एक शब्दही तिच्या तोंडातून फुटत नव्हता पण काहीही करून काव्याला बोलतं करायचा सर्वच जण प्रयत्न करत होते अनुष्का म्हणाली काव्या तू सर्वांसाठी स्पेशल आहे तू अशी दुःखी असशील तर आम्ही सर्वांनी काय करायचं स्पेशल शब्द ऐकताच तिच्या श्रुधारा गालावर ओरघळू लागल्या तिच्या स्पेशल दिवशी श्रीधरने तिच्यासाठी दिलेल्या वाढदिवसाची भेट आणि अचानक तिचा आयुष्यातून निघून जाणं या दोन गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहे असा विचार काव्याच्या मनात येऊन तिचा बाण फुटला मनीषनेही म्हटलं काव्या तू मनसोग तरड तरस तुझं मन हलकं होईल सारंगीनेही तिचं डोकं मांडीवर घेतलं तिच्या डोक्यावरून हात फिरवला अनुष्काने तिच्यासाठी गरमागरम कॉफी करून आणली पण काव्याने ती घ्यायला नकार दिला मनीष म्हणाला दोन घोट तरी घे कसे काव्याने दोन घोट घेतले आणि परत शून्यात नजर लावून ती बसली तिघे तिच्याजवळ कितीतरी वेळ बसून होती तिसऱ्या दिवशी काव्या थोडं थोडं बोलू लागली मनीषलाही आज ऑफिसला जाणं गरजेचं होतं तो काव्याला म्हणाला काव्या तू आम्हाला वेळोवेळी धीर देत समजावत आली आता तुला खंबीर होण्याची गरज आहे काव्या म्हणाली मनीष श्रीधर नाही ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही तो आहे इथे कुठेतरी आहे आणि नक्की येईल मनीष तिला धीर देत म्हणाला काव्या तो तुझ्या मनात कायमचाच राहणार आहे त्याने तुला भरभरून गोड आठवणी दिल्या आहेत त्या तुझा जवळच राहणार आहेत काव्या म्हणाली मनीष या गोड आठवणी का निघून जाण्यासाठी देऊन गेला का देव इतका कसा निष्ठूर आहे माझं सर्वस्व माझ्यापासून त्यानं हिरावून घेतलं मनीष म्हणाला काव्या सत्य तर स्वीकारावंच लागेल ना काव्या म्हणाली नाही असं काहीही घडलेलं नाही आणि ती हुनकेळ देऊन रडू लागली मनीषनेही तिला रडू देत शांत होऊ दिलं अनुष्काने नाश्ता करून ठेवला होता तो दिला काव्याने फक्त कसे दोन गास खाल्ले मनीष म्हणाला मी ऑफिसला जाऊन रजा टाकून येतो काव्याचे अश्रू पुन्हा अनावर झाले मिस्टर शाह तिला भेटून सांत्वना करून गेले होते आणि एक महिन्याचा रजेचा अर्ज मनीषला घेऊन येण्यास सांगितले होते मनीष ऑफिसला गेला आणि थोड्या वेळात सारंगी काव्याजवळ येऊन बसली सारंगी म्हणाली काव्या तू जरा विश्रांती घे काव्या म्हणाली मी काय म्हणून विश्रांती घेऊ श्रीधर कायमचाच विश्रांती घ्यायला निघून गेला सारंगी मी कुणासाठी आता जगायचं सारंगी म्हणाली काव्या स्वतःसाठी तुला जगायचं तु आहे आणि श्रीधरसाठीही त्याला तू अशी निराश झालेली आवडली असती का नाही ना त्याच्यासाठी जगायचं आहे काव्या पुन्हा शून्यात नजर लावून बसली दुपारचे जेवण घेऊन मनीष आला सारंगी आणि मनीषने तिला खाण्याचा आग्रह धरला तेव्हा काव्याने दोन घास खाल्ले काव्या म्हणाली तुमच्या दोघांच्या ऑफिस आहे आणि तुम्ही किती दिवस माझ्याजवळ बसणार मनीष म्हणाला काव्या तुझ्यापेक्षा आम्हाला सध्या काहीही महत्वाचं नाही तुझ्या पाठीशी आम्ही आहोत फक्त सुखात नाही तर दुःखात तुला आम्ही अंतर देणार नाही असं म्हणताच काव्याला सारा भूतकाळ नजरेसमोर तळवून गेला क्षणांचे साक्षीदार मनीष आणि सारंगी अशाही प्रसंगाचे साक्षीदार होतील असे काव्याला स्वप्नातही वाटले नव्हते मनीष म्हणाला काव्या घडून गेलेली घटना तुला हळूहळू विसरायला हवी ते तितकस कठीण आहे पण तुलाही हिम्मत केलीच पाहिजे सारंगी म्हणाली काव्या श्रीधर तुझ्या मनात कायमच राहणार आहे पण तू स्वतःला जेवढे लवकर यातून बाहेर काढशील तेवढा तुला त्रास कमी होईल मनीष आणि सारंगी काव्याला रात्रंदिवस साथ देत होते मनीष तर काव्या झोपल्यानंतरच झोपत होता श्रीधरला जाऊन आठ दिवस झाले काव्या आता सावरायला लागली होती मनीष आणि सारंगीची कायम साथ लाभल्याने काव्याला एक भक्कम आधार मिळाला होता सारंगीला घरीही जावे लागत असे पण मनीष तर कायम काव्याला साथ देत होता अनुष्का त्या दोघांचा डावा घेऊन येत होती दोघेजण काव्याला बोलतं करत होती मनीष म्हणाला काव्या तू जितक्या लवकर कामाला सुरुवात करशील तेवढं चांगलं काव्या म्हणाली कसलं काम मनीष माझी आता काहीही करण्याची इच्छा नाही जगण्यालाच अर्थ राहिला नसेल तर कशासाठी करू मी काम अनुष्का म्हणाली काव्या खरंच तुझं दुःख समजू शकते पण पुढे तर चालायलाच हवं मनीष म्हणाला काव्या श्रीधर तुला गोड आठवणी देऊन एकाएकी निघून गेला ही गोष्ट स्वीकारणे तुला सहजासहजी शक्य नाही हे कळतय आम्हाला पण काव्या तू रडलेलं सेधरलाही आवडणार नाही काव्या म्हणाली तो असं कसं करू शकतो मी माझ्यापेक्षा त्याला वेगळं कधी मांडलंच नाही आमचं सहजीवन हे आयुष्यभर आम्ही फुलवत राहू असंच दोघांनी ठरवलं होतं मग नियतीनं हा निष्ठूर खेळ का मांडला माझ्यासोबत मनीष म्हणाला काव्या तू एक एक गोष्ट आठवली की सेधरच्याही गोष्टी तुला आठवत राहतीलच पण फक्त आठवणीत दिवस नाही ना काढता येणार काव्या तू तु तुझं मन तु आता कामात गुंतवायला हवंस हळूहळू जमेल तुला काव्या म्हणाली मनीष मला पुढची सध्या तरी काहीच वाट दिसत नाही फक्त काळख दिसतोय चार दिवस बाहेरगावी श्रीधर जाताच मला एक एक दिवस भकास वाटायचा आणि आता त्याच्याशिवाय आयुष्य काढायचं ही कल्पना मी सहनच करू शकत नाही काव्याच्या अश्रूंचा पुन्हा बाण फुटला ती किती वेळ रडत राहिली मनीष आणि अनुष्का तिची समजूत काढतच होते मनीष म्हणाला काव्या आता तू जरा झोप म्हणजे तुला बरं वाटेल अनुष्काने तिच्या अंगावर पांघरून घातले काव्याचा डोळा लागला मनीषलाही अनुष्काची तेवढी साथ देत काव्याला जेवढा आधार देता येईल तेवढा देत होती काही महिन्यांपूर्वीच तिची काव्याची ओळख झाली आणि असं काही संकट उभं राहील याची तिलाही कल्पना नव्हती पण अतिशय धिराने ती मनीषला साथ देत होती मनीष म्हणाला अनुष्का तूही झोप थोडा अनुष्का म्हणाली मनीष तू रात्रीही जागत असतोस तुला झोपेची खरी गरज आहे तू झोप मी बसते तेवढ्याच सारंगीही तिथे आली मग अनुष्का आणि सारंगी बोलत बसल्या मनीषचाही डोळा लागला तेरा दिवसानंतर काव्या बऱ्यापैकी सावरली होती सर्व क्रियाकर्म थोडक्यात केले होते काव्या म्हणाली तुम्ही तिघांनी माझ्यासाठी खूप केले आहे तुम्ही तुमच्या कामाला जायला हवं हो तर मनीष म्हणाला तूही आमच्यासोबत ऑफिस जॉईन करायचं आहे काव्या म्हणाली मनीष सध्या तरी मी घरीच थांबते माझी ऑफिसला जाण्याची अजिबात इच्छा नाही मनीष म्हणाला घरात बसून काय करणार रात्रंदिवस श्रीधरचाच विचार करणार आणि स्वतःला दुःखी करून घेणार काव्या तुझ्या मनात कायम श्रीदर सोबत आहे पण तू कामाला सुरुवात करायलाच हवी कितीही दिवस घरी राहिली तरी दुःख कमी होणार नाही आपण सर्वांनी सोबतच ऑफिसला जायचं काव्याचा नाईलाज झाला मनीषच्या आग्रहाखात ती ऑफिस जॉईन करायला तयार झाली मनीष म्हणाला उद्या तयार राहा आपण सोबतच जाऊ अनुष्का आणि सारंगी म्हणाल्या आम्ही उद्यापासून ऑफिसला जातो पण काव्या काळजी करू नकोस ऑफिस सुटले की कोणीतरी तुझ्यासाठी डबा घेऊन येत जाईल काव्या म्हणाली नको तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप केले, मी करेन स्वयंपाक मनीष म्हणाला काव्या यापुढे असं अजिबात म्हणता कामा नाही जशी सुखात तुझी साथ होती तशी आता आहे फार काही आम्ही करत नाही आहोत काव्य म्हणाली तुम्हाला सर्वांमुळे मी एवढ्या लवकर यातून सावरते मनीष म्हणाला काम करायला लागशील ना तर तू लवकरच पूर्वीची काव्य होशील बघ काव्या म्हणाली मनीष ते तर अशक्यच आहे श्रीझरशिवाय माझं आयुष्य हे शुष्कच राहणार पण जगायचं म्हणून काहीतरी करायचं सारंगी म्हणाली काव्या तुला तुझ्यासाठी आता जगायला शिकलं पाहिजे त्याला पर्याय नाही असं चौघं कितीतरी वे बोलत होती